प्रकरण चार आमान परी न्यूयॉर्कमे ऑड्री मैडिन एवेन्यूवर ब्लैक स्टोन नावाटेल हो राहत होती बरेचसे चित्रपट कलाकार तिथे राहत असत। तेही सर्व ब्रॉडवे में काम करना होते तिला आठवड्याला एकशे डॉलर्स भाड़े होतेट मधे बेडरूम किचनेट बाथरूम ड्रेसिंग रूम अशा सोई होत्या शिवा बाकी सर्व सेवा उपलब्ध होत तिथे टेलिव्हिजन सेट सुद्धा होता इंग्लंडमध्ये तिला टीव्ही बघायला मिळत नव्हता कारण युद्धानंतर सर्व यंत्रणा कोलमडल्या आवडत जीजीचे प्रयोग चालू असतानाच पॅरेमाऊंट कंपनीने एका नव्या चित्रपटासाठी ऑडरीला आमंत्रण दिले होते त्यासाठी पॅरेमाऊंटचा निर्माता दिग्दर्शक विल्यम वायलर याने त्यावेळेचा प्रसिद्ध अभिनेता ग्रेगरी पेग य चित्रपटा सा विचार होते रोमन हॉलिडे करार पक्का पैरेमाउंट कंपनी का प्रमुख कॉस्च्यूम डिजाइनर एडिथ हेड हा लॉस एंजलिस ऑड्रीला भेटाला न्यूयॉर्कला आला तो ऑड्री आठवण सकता मन तोड़्री ने व्हाइट कॉलर ब्लैक सूट घता ती अतिशय साधी व प्रसन्न दिसत होतीवे ती एख्या रॉयल डिग्निफाइड राजकन्यासारखी दसली एखाद्या कॉस्च्युम डिझायनरचे स्वप्नच असावे अशी ही मुलगी मला वाटली तिची वेशभूषेची समज इतकी कलात्मक होती की ती अभिनेत्री झाली नसती तर कॉस्च्युम डिझायनर झाली असती नंतर वर्षानुवर्षे तो तिचा कॉस्च्युम डिझायनर होता तिच्या अचूक निवडीमुळे ती इतर सर्व अभिनेत्रीपेक्षा ने वेगळी दिसत असे तिच्या परिपूर्ण शरीरयष्टीला व कांतीला शोभेल अशीच तिची निवड असायची या रोमन हॉलिडे चित्रपटाच्या वेशभूषेसाठी ऑड्रीने काही स्वतःच्याही कल्पना सांगितल्या साधाच पण आकर्षक गळा रुंद बेल्ट अशा सूचना तिने दिल्या तिला बरोबर माहित होते की तिला कसे डिझाईन सर्वात चांगले दिसेल पण ऑड्री कधीही आपले वर्चस्व गाजवणारी आपलेच खरे करणारी अशी नव्हती तिच्या स्वभावात विलक्षण गोडवा व मार्दव होते सर्व देशातील राजकीय अंदाधुंधी आणि गोंधळ या, या सर्वांमुळे रोमन हॉलिडेची निर्मिती सुरू होण्यासाठी पाच वर्षांचा अवधी लागला या चित्रपटांची कथा डाल्टन ट्रम्बो याने लिहिलेली होती तो काही तेव्हा प्रसिद्ध कथालेखक नव्हता पॅरेमाऊंटचा निर्माता दिग्दर्शक पंचावन्न वर्षांचा विल्यम वायलर याने ठरवले की रोमन हॉलिडेचे चित्रीकरण युरोपमध्ये करायचं रोमन हॉलिडे हा चित्रपट त्या काळातील पहिली प्रणय कथा शोकांतिका होती राजकन्या ऍन हिला राजघराण्यातील नियमांनुसार कडक शिस्तीत राहावे लागते त्या शिस्तीला कंटाळून ती एका रात्री राजवाड्याबाहेर पळून जाते कुठेही भटकत राहते व रस्त्यातील एका सार्वजनिक बाकावर मध्यरात्री झोपून जाते एक अमेरिकन वृत्तपत्रकार तिला बघतो व अत्यंत निरागस सोज्वल भावने ती एक अनाथ मुलगी आहे असे वाटल्याने आपल्या लहानशा फ्लॅटमध्ये तिला घेऊन येतो दुसऱ्या दिवशी जोला कळून चुकते की ती तर राजकन्या असते परंतु हे माहिती झाले आहे हे तो तिला कळू देत नाही कारण यावर एक सनसनाटी लेख लिहावा असे त्याच्या मनात येते तो स्कूटरवरून तिला संपूर्ण रोम शहरात हिंडवतो रोममधील सर्व प्राचीन सुंदर स्थळे दाखवतो त्याने फोटोग्राफरला आपल्या मागे येऊन नकळत सर्व फोटो घेण्याची सूचना दिलेली असते जणू तो एक दिवसाचा रोमन हॉलिडे असतो पण तेवढ्या सहवासात कळून चुकते की ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात दुसऱ्या दिवशी राजघराण्यातील सैनिक शहरभर शोधून संध्याकाळी जिथे डान्स पार्टी चालू असते तिथे जाऊन पोहचतात राजकन्या ॲन त्यांना तेथे सापडते तिसऱ्या दिवशी ॲन राजवाड्यामध्ये एक पत्रकार सभा घेते तिला तिथे जो दिसतो सर्व पत्रकारांच्या आणि फोटोग्राफरच्या ताफ्यामध्ये तो असतो राजकन्येला पाळाव्या लागणाऱ्या कडक नियमानुसार ती त्याला जवळ जाऊन भेटू शकत नाही पण ती एका इटालियन पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना स्वतःच्या भावना व्यक्त करते ती म्हणते मला रोम हे शहर अतिशय आवडले माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ते विसरू शकणार नाही अशी ही रोमन हॉलिडेची कथा ऑडरीला सांगण्यात आली 36 वर्षे वयाचा ग्रेगरी पेक याने रोमन हॉलिडेची कथा ऐकल्यानंतर काम करण्यास नकार दिला त्यावेळी तो हॉलिवूडचा मोठा स्टार होता तो अतिशय देखणा होता त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच मिठास होती स्त्री व पुरुष दोघेही त्याच्या व्यक्तिमत्वाने भारवून जात त्याचे बरेच चित्रपट गाजलेले होते त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला कारण राजकन्या ॲन याच भूमिकेचे त्या चित्रपटात वर्चस्व असणार होते तिच्यासमोर तो गौण ठरणार होता दिग्दर्शक वायलर त्याला म्हणाला ग्रेक मला खरोखरच तुझे आश्चर्य वाटते आहे तुला कथाच आवडली नसेल तर ठीक आहे पण दुसरी भूमिका तुझ्यापेक्षा वरचढ आहे म्हणून नकार देणे हे तुला शोभत नाही तू जगात मान्यता पावलेला अभिनेता आहेस तू असा विचार करावास हे बरोबर नाही अखेर त्याने जोची भूमिका स्वीकारली ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेपबन यांची भेट पॅरेमाऊंट कंपनीने आयोजित केलेल्या कॉकटेल पार्टीमध्ये झाली ही पार्टी इंटरनॅशनल प्रेस कॉर्पोरेशनसाठी आयोजित केली होती सहा फूट उंचीचा देखणा ग्रेगरी पेक बघून ऑड्री अवाग झाली होती ग्रेगरी पेकला त्याच्या चाहत्यांचा असा अनुभव होता पण त्याच्याबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्रीने असे स्तंभित होणे त्याला नवीन होते त्याला खूप गम्मत वाटली आणि तो मनोमन खुश झाला रिहर्सल सुरू झाल्यानंतर ग्रेगरीच्या ताबडतोब लक्षात आले की ऑड्री हा चित्रपट पूर्णपणे जिंकून जाणार व तो नगण्य ठरणार ग्रेगरी पेक म्हणतो सेटवरील प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडला कुठेही तिची चूक होत नव्हती मी हॉलिवूडमध्ये फोन केला व माझ्या एजंटला सांगितले की ऑड्री हेपबर्न ही चित्रपटापेक्षाही श्रेष्ठ ठरणार आहे त्यामुळे तिला कमी लेखून चालणार नाही योग्य तो मोबदला व मान तिला मिळायलाच पाहिजे माझा एजंट म्हणाला ते शक्य नाही तू आज कित्येक वर्षे चित्रपटसृष्टीत श्रेष्ठ स्थानावर आहेस मी म्हणालो मला असे वाटते आहे की मी स्वतःलाच मूर्ख बनवतो आहे कारण ही मुलगी तिच्या या पहिल्याच प्रमुख भूमिकेसाठी ऑस्कर मिळवून जाईल पॅरामाऊंटने वाटले की ग्रेगरी बरोबर ती काम करीत होती त्यातच तिचे श्रेष्ठत्व सिद्ध होत होते रोमन हॉलिडे मधील राजकन्या ऍन ही ऑड्री शिवाय दुसरी असूच शकत नव्हती दिग्दर्शक विल्यम वायलर एकदा म्हणाला कोणीही तिला दारातून येताना प्रथम बघितले तरी त्याला असेच वाटेल की ही तर राजकन्याच आहे असा तिचा दिमागदार साधेपणा होता ही या चित्रपटाने क्वीन एलिझाबेथ सकट सर्व राजघराने प्रभावित झाले होते रोमच्या उकाड्यात चित्रीकरण करणे अवघड जात होते त्यातच रोममधील राजकीय परिस्थिती कलहपूर्ण व गोंधळाची होती ख्रिश्चन डेमोक्रॅटची राजवट होती पण विरोधक कम्युनिस्ट व फॅसिस्ट यांच्याबरोबर सतत त्यांच्या हाणामारे चालत व शहरातील वातावरण बिघडून जात असे ऑड्रीला तर वाटत असे की युद्ध काळात अर्नहॅम मध्ये जी विदीर्ण अवस्था होती तशीच इथेही वाटते आहे एक दिवस दहशतवाद्यांनी लपवलेले प्रचंड शक्तीचे स्फोटक बॉम्बे शहरात नदीच्या पुलावर सापडले रोमचा उन्हाळा इतका तीव्र होता की चेहऱ्यावरचा मेकअप सुद्धा वितळून जाईल ऑड्रीला पुन्हा पुन्हा शॉवर घ्यावा लागला दिग्दर्शका चित्रीकरण नहीं तो पुनः पुनः दा बारा वेला रिटेक्स घे जिथे चित्रीकरण सुरू राज हजारों लोग जमा जाले। ग्रेगरी व ऑडरी लाटले कि प्रचंड रंगभूमी वम करीत परंतु ऑड्री मनाली छे मजाव का परिणाम होता नहीं कारण मी मजा भूमिके समरसा ग्रेगरीला वाटले की तिने इतक्या शांत निरागसपणे प्रतिक्रिया दिली की त्या क्षणी ती खरोखरच एक अभिजात राजकन्या वाटली दिग्दर्शक विल्यम वायलर ऑड्रीच्या व्यक्तिमत्वाने भारावून जात असे ती सेटवरील सर्वांची आवडती झाली होती रोम शहरात ती पहिल्यांदाच आली होती तिची आई सरदार घराण्यातील होती त्यामुळे ऑड्रीचे वळण मुळातच राजघराण्याला शोभेचे होते तिचा प्रामाणिक व निरागस उत्साह उत्स्फूर्त व उत्कट असे एखाद्या उमलत्या कळीसारखा तिचा सा नैसर्गिक आणि सात्विक भाव वायलरच्या मनाला स्पर्शून जाई हॉलिवूडच्या दांभिक व वा दिखावू वातावरणात वावरलेला दिग्दर्शक वायलर म्हणतो ऑड्रीचा सा साधेपणा व निष्पाप स्व स्वभाव बघून माझ्या डोळ्यात पाणी येत असे ऑड्री म्हणजे सळसळते चैतन्य होते आणि मला कळून चुकले की हा चित्रपट बघून सारेजण तिच्या प्रेमात पडणार आहे रोमन हॉलिडेच्या चित्रीकरणाला पाच वर्षे लागली होती अखेर चित्रीकरण पूर्ण झाले त्यानंतर काही दिवसांनी एकोणीसशे त्रेपन्नच्या वसंत ऋतूत पॅरेमाऊंट कंपनीने चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्कमधील रेडिओ सिटी म्युझिक हॉल येथे रोमन हॉलिडेचा प्रीमियर शो आयोजित केला होता त्या हॉलमध्ये सहा हजार बसण्याची सोय होती तो शो झाल्यानंतर एका रात्रीत ऑड्री जागतिक स्टार बनली टाईम्स मॅगझिनच्या संपादकाने तिचा सुंदर फोटो मुखपृष्ठावर छापला मुखपृष्ठकथा ऑड्रीवरच लिहिली गेली नायिका म्हणून हॉलिवूडच्या चित्रपटात प्रथमच पदार्पण करणाऱ्या नवागतेचे न भूतो न भविष्यती असे स्वागत झाले त्यानंतर ऑड्री टाईम्स व लाईफ या दोन प्रसिद्ध मासिकांची सर्वाधिक आवडती तारका ठरली एलिझाबेथ टेलर व मेरिलिन मनरो या त्या काळात गाजलेल्या अशा अभिनेत्रींपेक्षाही ती प्रथमप्रवेशातच वरचट ठरली त्यावेळी टाईम मासिकाने ऑडरीबद्दल लिहिले होते एखाद्या खऱ्या खुऱ्या राजकन्याची शान व त्याबरोबरच अल्लड खेळकरपणा कमनीय शरीरएष्टीची अशी ही नायिका तिचे विशाल आकर्षक डोळे बदामाकृती सुंदर चेहरा पैलूदार हिऱ्यासारखे चमकदार सौंदर्य सर्व वृत्तपत्रांनी एकमताने तिला गौरवले प्रत्येक ठिकाणी तिच्यातील चैतन्य सौंदर्य व खानदानी आकर्षक व्यक्तिमत्व याचा उल्लेख केला गेला न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातही तिच्यावर स्तुतीसुमने ओधळली गेली एकीकडे बालिश तरीही परिपक्व असे तिचे व्यक्तिमत्व पाहून ती कुठल्या अनोख्या पवित्र जगातून अवतरलेली आहे असे वाटते एकशे एकोणीस मिनिटांच्या रोमन हॉलिडे या चित्रपटाने ऑड्री हेबनला चित्रपटसृष्टीतील प्रिन्सेस बनवले मेरिलिन मनरो व एलिझाबेथ टेलर या दोघींपेक्षा ती सगळ्यांना आकर्षक तर वाटलीच पण तिच्या संवादातील गोडवा व मार्धव यामुळे जवळचीही वाटली तिच्यासारखा कमनीय बांधा व्हावा म्हणून तरुण मुली प्रयत्न करू लागल्या तिच्यासारखा स्कर्ट व ब्लाऊज याची फॅशन स्त्रियांमध्ये लोकप्रिय झाली तिच्या टॉम बॉईश व्यक्तिमत्त्वासारखे स्वतःचे व्यक्तिमत्व असावे असे जगभरातील युवतींना वाटू लागले तिची केशभूषा युवतींमध्ये लोकप्रिय झाली रोमन हॉलिडे या चित्रपटाने इंग्लंड व युरोप येथे प्रचंड लोकप्रियता मिळवलीच परंतु जपानमध्येही ऑड्री हेबन तेथील तरुणीची रोल मॉडेल झाली तिचा नाजूक बांधा आणि किंचित एशियन दिसणारा चेहरा जपानी स्त्रियांना आवडून गेला चित्रपटाचा शेवट ही जपा लोकान आवड़ होता कारण राजघरा शिष्टाचार नुसार ती वगते व राजवाड्यात राहते हे जपानी संस्कृतीला सुसंगत वाटत होते पैरेमाउंट कंपनी ने कल्पना ही के लिए नौती एवडा आर्थिक फायदा य चित्रपटा ने तकव हा चित्रपट अजु लोकप्रिय है ऑड्री हॉलीवूड जगत गोल्डन गर्ल ऑफ द इयर अस किताब मिलवन ग ग्रेगरी पेकने तर तिला भेटल्यावरच वक्तव्य केले होते की ती ऑस्कर मिळवून जाणार हे भवितव्य खरे ठरले ऑड्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर अवॉर्ड जाहीर झाले रोमन हॉलिडेला एकूण दहा नॉमिनेशन्स मिळाली त्या काळात ब्रॉडवे आणि हॉलिवूड या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या महाप्रतिष्ठित संस्था होत्या उत्तम अभिनेते अभिनेत्री व दिग्दर्शक हे रंगभूमी व चित्रपट या दोन्ही क्षेत्रात वावरत ऑस्कर ॲवॉर्डच्या समारंभाला ऑड्रीची आई आवर्जून हजर राहिली होती ऑस्करच्या पद्धतीनुसार सर्वोत्तम अभिनेत्रीचे पारितोषिक मागील वर्षीच्या सर्वोत्तम अभिनेत्याच्या हस्ते देत असत मागील वर्षीचा अभिनेता गॅरी कुपर हजर नव्हता तो चित्रीकरणासाठी मेक्सिकोला गेला होता त्याने त्याचा संदेश रेकॉर्ड करून पाठवला होता ऑस्कर ॲवॉर्ड स्वीकारण्यासाठी ऑड्री व्यासपीठावर जात असताना इतकी बावरली की ती बाजूच्या विंगमधील दाराकडे जाऊ लागली तेव्हा प्रेक्षकांनी कौतुक मिश्रीत जल्लोष केला व प्रचंड टाळ्यांनी तिचे स्वागत केले ऑस्कर अवॉर्ड स्वीकारताना ऑड्रीने मोठा श्वास घेतला ती म्हणाली इट इज टू मच मी आपल्या प्रत्येकाची अत्यंत ऋणी आहे आभारी आहे रोमन हॉलिडेच्या चित्रीकरणातील दिवस माझ्या जीवनातील भारलेले दिवस होते त्या दिवसांनी मला खूप काही दिले व खूप काही शिकवले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे माझा असीम मा आनंद मी कसा व्यक्त करू हे मला समजत नाही ती जेव्हा विंगेमध्ये गेली तेव्हा पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांचा मोठा गराडा तिच्या होती पडला त्या गोंधळात सुवर्णांकित ऑस्कर अवॉर्ड कुठेतरी हरवले पण नंतर ते लेडीज रूममध्ये सापडले या भव्य प्रसंगानंतर ऑड्री जेव्हा आपल्या आईला भेटली तेव्हा दोघींनी घट्ट मिठी मारली व दोघींनाही डोळ्यातले अश्रू आवरेनासे झाले दहा वर्षांपूर्वी युद्धाच्या भीषण वातावरणात त्यांची उपासमार होत होती तेव्हा ऑड्रीच्या आयुष्यात असा दिवस उगवेल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती शिवाय त्यानंतर थोड्याच दिवसात ब्रॉडवेचेही टोनी अवॉर्ड मिळण्याचे भाग्य तिला लाभले ग्रेगरी पेकला अवॉर्ड मिळाले नाही याचे मात्र ऑड्रीला अतिशय दुःख झाले ऑड्रीच्या जीवनाचा अभ्यास करीत असताना साऱ्याटोका लायब्ररीतून मी तिच्या काही चित्रपटांच्या व्हिडिओज आणल्या व विशेष लक्षपूर्वक बघितल्या रोमन हॉलिडे या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की अनेक वर्षांनंतर अमूलाग्र बदललेल्या काळातही तो बघितल्यावर कालबाह्य वाटत नाही उलट अत्यंत निरागस निष्पाप मुग्ध प्रेमकथा अल्लडपणे हळूवारपणे नीतीमूल्यांच्या सीमारेषा न ओलांडता उलगडत जाते तेव्हा मनावर फक्त निखळ निरामय सौंदर्य तरळत राहते चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच ग्रेगरी पेक हा वास्तवातही मुळातच अत्यंत सभ्य सुसंस्कृत तरुण जगातील सर्वात देखणा समजला जाणारा पुरुष त्याची खानदानी वागणूक शिष्टाचार नम्र स्वभाव हे त्याचे स्वतःचे स्वभाव विशेष होते त्याचे डोळे अतिशय निरागस तरीही मिश्केल त्याच्या नम्र सुस्वभावाची ओळख करून देणारे त्याचे स्मित बघून लाखो चाहते त्याच्यावर लुब्ध होत त्याचेुणींचा तो स्वप्नील नायक होता त्याच्याविषयी नकारात्मक किस्से सहसा ऐकायला मिळत नसत त्यामुळे जगभरातील चाहत्यांचा तो रोल मॉडेल होता ग्रेगरी विषयी सर्वांना आदर वाटत असे ऑड्री हे बन ही तर जणू अस्मानपरी होती प्रेषिका होती देवदत्त रूपगुणांची खान होती तिला अवगत असलेल्या पाचही भाषा ती अस्खलितपणे बोलत असे अत्यंत उमद्या सौजन्यशील हळव्या स्वभावाची ऑड्रीसुद्धा जगातील कोट्यावधी तरुण तरून तरुणीच्या गळ्यातील ताईत होती ऑड्री म्हणजे जणू साक्षात संपूर्णता होती दिसण्यात व वागण्यातही अशी ही ग्रेगरी पेक व ऑड्री हेबन यांची असामान्य जोडी रोमन हॉलिडे हॉलिडेमध्ये दिसली व जग वेडावून गेले त्या चित्रपटाची जादू वर्षानुवर्ष अबाधित राहिली ऑड्री व ग्रेगरी यांच्या नात्यासंबंधी एक कथा सापडते रोमन हॉलिडेच्या वेळी ग्रेगरी पेकचे वय होते छत्तीस तर ऑड्रीचे वय होते चोवीस वर्षांचे तो आधीच देखणा अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला होता त्यामुळे ऑड्री आधीपासूनच त्याची चाहती होती ती त्याच्या मिस्कील डोळ्यांवर रूपावर अभिनयावर अतिशय झाली होती म्हणूनच ती पहिल्यांदा एका पार्टीमध्ये त्याला भेटली तेव्हा संकोचाने काय बोलावे हे तिला सुचले नव्हते ऑड्रीचे मुग्ध निरागस सौंदर्य व वा आदबशीर वागणे ग्रेगरीच्या मनाला पहिल्या भेटीतच निकट स्पर्श करून गेले रोज रोमन हॉलिडेच्या चित्रीकरणानंतर संध्याकाळी ते रोम मधील टीबर नदीच्या काठी मुक्त हिंडत स्वाभाविकपणे दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि मनोमिलन होते आहे याची दोघांनाही खात्री पडली परंतु ग्रेगरी पेक हा अंतर्मुख वृत्तीचा होता त्याने स्वतःच्या भावना अनेकदा ठरवूनही व्यक्त केल्या नाहीत ऑड्री तर मुग्ध कळीसारखी होती तीही तिच्या ती प्रेमभावना ग्रेगरीसमोर उघडपणे बोलू शकली नाही दोघांनाही माहित होते की दोघेही एकमेकांच्या विलक्षण प्रेमात पडले होते ऑड्रीला शंका वाटे एवढा मोठा अभिनेता तिच्याशी विवाह करण्यास तयार होईल का या भीतीने व संकोचा तिचे मन त्याच्यावर किती लुब्ध झाले आहे ते बोलून दाखवायला ती धसलीच नाही तेवढी परिपक्वता त्यावेळी तिच्यात नव्हती त्यामुळेच ग्रेगरीनेही त्याच्या भावना अवघडपणे व्यक्त केल्या नाहीत विनयशीलता संकोच मानिपणा त्या फुलणाऱ्या प्रीतीच्या आड आले किंवा नियतीचा ते मनात नव्हते रोमन हॉलिडेच्या चित्रीकरणानंतर दोघेही वेगवेगळ्या दिशेने निघून गेले त्या चित्रपटातील ऑड्रीचे यश अनन्य साधारण होते ग्रेगरी पेकचा तिच्याविषयीच्या प्रेमभावना शेवटपर्यंत त्याच्या मनात टिकून होत्या इतके प्रेम त्याने कोणत्याही स्त्रीवर नंतर केले नाही पण त्याचे ऑड्रीवरचे प्रेम मुकप्रेमच राहिले पुढे ऑड्रीच्या विवाह सोहळ्यात हो त्याने ऑड्रीला एक तेजस्वी नीलमणी असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुंदर ब्रूच पाठवून दिला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ऑड्री नामक असमान परी अनंतात विलीन झाली ग्रेगरी तिच्या समाधीच्या दर्शनाला केला होता त्यावेळी तो मनात म्हणाला पूर्ण आयुष्यभर मी फक्त तुझ्यावर प्रेम करत राहिलो दहा वर्षानंतर ऑड्रीच्या मौल्यवान वस्तूंचा व दागिन्यांचा लिलाव करण्यात आला त्यातील मिळकत युनिसेफला प्रदान करण्यात येणार होती ग्रेगरी तिथे गेला असताना त्याला त्याने ऑड्रीला दिलेले नीलमण्यांचे सुंदर फुलपाखरू दिसले ते त्याने स्वतःच विकत घेतले व वा त्याला वाटले तोही ऑड्रीच्या पाठोपाठ येईल परलोकात तरी ते कायमचे एकत्र येतील रोमन हॉलिडेमध्ये घडलेली नायक नायिकेची शोकांतिका दोघांच्या जीवनातही प्रत्यक्ष घडली होती फक्त ती फारशी कोणाला माहित नव्हती